इसापनीती वाचक मिलिंदव्हाणकर गोष्ट तीनशे एका कबुतरे घार आणि ससाना एका खुराड्यात काही कबुतरे होती त्यांच्या डोक्यावर एक घार फिरत आहे असे पाहून ती घाबरली आणि जवळ एक ससाणा बसला होता त्याला घारीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी विनंती केली ती विनंती ऐकून ससाणा त्यांच्या खुराड्यात जाऊन बसला परंतु घारीकडून एका वर्षात मारली गेली नसती इतकी कबुतरे त्याने एका दिवसात मारून खाल्ली हे पाहताच कबुतरांना मोठा पश्चाताप झाला तात्पर्य एका शत्रू पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या भयंकर शत्रूस घरात घेणे म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे होय गोष्ट तीनशे चोर आणि कोंबडा काही चोर रात्रीच्या वेळी एका घरात शिरले तेथे चोरून नेण्यासारखी एकही वस्तू त्यांना सापडली नाही फक्त एक कोंबडा मात्र त्यांच्या हाती लागला त्या कोंबड्यास ते ठार मारू लागले तेव्हा तो मोठ्या दिनपणे त्यांना म्हणाला अहो मी लोकांच्या किती उपयोगी पडतो याचा विचार करा मोठ्या पहाटेत उठून मोठ्याने ओरडून मी सर्वांना आपापली कामं करायला लावतो हे लक्षात घेऊन तुम्ही मला मारू नका यावर चोर म्हणाले दुष्टा या तुझा यासाठी तू ओरडून लोकांना सावध करतो त्यामुळे आमच्या चोरीला ज्या आपल्या सद्गुणाबद्दल माणसाला मोठा अभिमान वाटतो तोच तो सद्गुण दुष्ट लोकांच्या मते एखाद्या वेळी दुर्गुण ठरतो गोष्ट तीनशे त्रेपन्न लांडगा आणि सिंह एका लांडग्याने मेंढ वाड्यातून एक कोकरू चोरले आणि ते घेऊन तो आपल्या गुहेकडे चालला होता एक सिंह भेटला त्याने ते कोकरू त्याच्याकडून हिटकावून घेतले तेव्हा सिंहापासून जाऊन लांडला त्याला म्हणाला अरे माझ कोझ्यापासून केवळ अन्यायानं घेतलं सिंह त्यावर उत्तरला अगदी खरच हे कोकरू तुझत यात काहीच संशय नाही ते एखाद्या मित्रानं किंवा नातेवाईकांना तर तुला दिला असेल नाही का, का। तात्पर्य आपण अन्यायाने उपटलेली एखादी वस्तू आपल्याकडून जबरदस्तीने कोणी घेऊ लागला असता आपण जर त्याला नीतीच्या गोष्टी सांगू लागलो तर तो त्या ऐकून घेणार नाही इच्छित नव्हे तर उलट आपला उपहास करील गोष्ट तीनशे प्रवासी आणि फळेल एका प्रवाशाला एके ठिकाणी लग्नाच्या मेजवानी जावयाचे होते त्याप्रमाणे तो तिकडे चालला असता वाटेत त्याला काही फळे आढळली त्याला इतकी भूक लागली होती की, त्याने ती फळे सहज खाऊन टाकली असती पण मेजवानी विषयीच्या गोड विचारात त्याला फळांची परवा वाटली नाही त्याने ती फळे रस्त्यावर फेकून दिली पुढे वाटेत त्याला एक नदी लागली तिला पूर आलेला असल्यामुळे त्याला काही केल्या पलीकडे जाता येईना मग निरुपायास्तव त्याला मागे फिरावे लागले व फळे त्याने तुच्छतेने फेकून दिली तीत फुटलेली वह माती लागलेली फळे खाऊन त्याने आपली भूक भागवली तात्पर्य पुढील सुखाच्या आशेवर त्या हातच्या वस्तू माणूसतेने टाकून देतो त्याचाच उपयोग वाईट परिस्थितीत त्याला होतो गोष्ट तीनशे पंचावन्न सिंह आणि हरिण एका हरिणाच्या पाठीमागे पारध्याचे पुत्रे लागले तेव्हा ते भयाने पळत सुटले व शेवटी एका गुहेत शिरले तेथे एक सिंह होता त्याने लगेच त्याच्यावर झडप घातली व त्याचा जीव घेतला प्राण सोडते वेळी हरिण म्हणाले देवारे देवा किती मी दुर्दैवी पारधी आणि त्याचे दुष्टपुत्रे यांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी या गुहेत शिरलो तो क्रूर अशा सिंहाच्या हाती सापडलो तात्पर्य विधी लिखित हे कधीही टाळता येत नाही गोष्ट तीनशे छप्पन्न धनगराचा घेणारा लांडगा एका लांडग्यानं एका धनगराच कपडे मिळवून ते आपल्या अंगात घातले आणि मागच्या पायावर उभे राहून हातात काठी घेऊन तो मेंढ्यांच्या त्याचा कुत्राम हे जवळच एका झाडाखाली झोपले होते एक दोन मेंढ्या मारून खाण्यास ही संधी चांगली आहे असे त्यास वाटले धनगराच्या वेशाप्रमाणे त्याच्यासारखा आवाजही काढता येईल असे समजून तो मेंढ्यास मोठमोठ्याने ओरडून बोलावू लागला तो लांडग्याचा आवाज कानी पडताच धनगर व त्याचा व त्यांनी त्याला लगेच ठार मारले तात्पर्य काही गोष्टी आपण साधल्या तरी सगळ्याच गोष्टी आपणा साधतील अशा समजुतीने जो भलत्याच कामाला हात घालतो तो बहुदा शेवटी पश्चात पावतो गोष्ट तीनशे सत्तावन्न वनदैवानी वाट एका अरण्यातला एक वनदेव थंडीच्या दिवसात अरण्यातून फिरत असता थंडीच्या कडाक्याने गारठून मरावया टेकलेला एक वाटसरू त्याला दिसला त्या वाटसरूची त्याला दया आली वनदेव त्याला म्हणाले अरे या पलीकडच्या डोंगरात माझी गुहा आहे जर तू तिथे माझ्याबरोबर येशील तर तुला उभी येईल अशी मी काहीतरी व्यवस्था करी गोष्ट वाटसरूनेट केली दोघेही गुहेत गेल्यावर वनदेवाने एक पेटवून वाटसरू लवळ ठेवली त्यामुळे मिळालेल्या उभेने वाटसरूला थोडी हुशारी आली थंडीने गारठलेली आपली बोटे वाटासरू फुंकू लागला ते पाहून वनदेवाने त्याला विचारले तो आपली बोट का फुंकतोस बरं वाटसरूने उत्तर दिले हात थंड पडले आहेत त्यांना उब यावी म्हणून असं करतो वनदेवास माणसाच्या चालवी रीतीची माहिती नसल्याने थंड पदार्थात उष्ण करण्याची ही पद्धत पाहिल्याने त्याला फार आश्चर्य वाटले नंतर त्या वाटसरूचा आदर सत्कार करावा म्हणून त्याने काही कंदमुळे शिजवून त्याला दिली ती फारच गरम होती म्हणून वाटसरू ती फुंकून खाऊ लागला तेव्हा वनदेवाने त्याला पुन्हा विचारले अरे ही कंदमुळे तू फुंकतोस का वाटसरू त्यावर म्हणाला ती गरम आहेत ती थंड व्हावीस म्हणून हे उत्तरायचात वनदेवास राग तो म्हणाला अरे एकाच तोंडाने थंड पदार्थात उष्ण आणि उष्ण पदार्थात थंड करणारा जो तू त्या तुझ्याशी मी काही एक संबंध ठेवू इच्छित नाही इतके बोलून त्याने त्या वाटास्रूचे हात धरून त्याला आपल्या गुहेबाहेर हकून लावलं तात्पर्य एकाच तोंडाने परस्पर विरोधी भाषण करणाऱ्या माणसाला लोक मान देत नाहीत तर त्याचा तिरस्कारच करतात गोष्ट तीनशे अठ्ठावन्न एक म्हाता उंदीर फार लबाड होता त्याने एके दिवशी एका चापात खवा घालून ठेवलेला पाहिला खवा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले परंतु तो खाण्यासाठी आत तोंड घालावे तर ताप बसून जीव जाणार हे माहित असल्याने त्याने एक, एक तर हाक मारून म्हणाला हा खवा पहिला असल्यामुळे मला आता भूक नाही पण तुला भूक लागली असल्यास हा खवा तू खाऊन टाक तिला त्याच्या कपली भाषणावर विश्वास त्या तरुण तो खवा खाण्यासाठी मध्येच चापात तोंड घालतात तो चाप पटकन मिटला गेला आणि तो बिचारा उंदीर त्यात सापडून मेला। आता तापाते भय उरले नाही असे पाहत असतो हाताला उंदीर पुढे झाला व त्याने सर्व हवा खाऊन टाकला तात्पर्य लबाड लोकांच्या लबाडी बळी पडून स्वतःचा नाश करून घेणारे मूर्ख लोक जगात फार असतात गोष्ट तीनशे बढाई खोर माणूस एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की मी अल्कावतीस गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैद लावली असता माझ्या इतकी उंच उडी एका आली नाही ऐकणाऱ्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊ लागला त्यावेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला अहो अशा शपथा कशाला घेता कशाला ज्यावेळी तुम्ही ऐकताच त्या तोंड ताबडतोब बंद झाले तात्पर्य आपण प्रवासात राहिलेल्या गोष्टी फुगवून जागण्याची काही लोकांना सवय असते पण एखाद्या वेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही गोष्ट तीनशे साठ शेतकरी आणि शहा एका शेतकऱ्याच्या शेतात पक्ष्यांकडून फार उपद्रव होऊ लागला म्हणून त्याने जाळे लावून चिमण्या बगळे कवडे इत्यादी पक्षी पकडले त्यात ते एक शहा मृग त्याच्या सापडला तो शहा इतर पक्ष्यांबरोबर सहज त्या ठिकाणी आला होता शेतकऱ्याने त्याला धरले तेव्हा तो त्याला मोठ्या काकुळतीला येऊन म्हणाला शेतकरी दादा मला मारू नका मी चिमणी पावला नाही किंवा बगळाही नाही गरीब शहा मृग आहे शहा मृग स्वधर्माने वागणारे आपले आई आईबापाला वृद्धपणे ते आपल्या पाठीवर वाहतात ते सर्वांना ठाऊकच आहे यावर शेतकरी त्याला म्हणाला अरे तुझा म्हणणं कदाचित खरं असेल परंतु यावेळी या, या दुष्टांच्या संगतीत ज्या अर्थी तू सापडला आहे त्या अर्थी त्यांच्या इतकात तू ही पात्र आहे तात्पर्य सज्जनाने चुकून दुर्जनाची संगत धरली तरी त्याबद्दल प्रायश्चित त्याला भोगावे लागते बैलाचा पत्ता लावून देशील तर मी तुला एक केळ्याचा घड वाहीन इतके बोलून तो रानात थोडासा पुढे गेला तोच एक भयंकर वाघ आपल्या बैलाला मारून खातो आहे असे त्याला दिसले त्यावेळी भीतीने त्याची अशी गायण उडाली की तो थराथरा कापू लागला मग त्याने पुन्हा देवाला नवस केला नवसाला तर तू पावलास आता या वाघापासून जर तू माझ रक्षण करशील तर मी तुला मन भर साखर वाहील तात्पर्य सर्व वस्तू पेक्षा माणसाला आपला जीव अधिक प्रिय वाटतो तीनशे बासष्ट शेतकरी आणि कोल्हा एका कोल्ह्याच्या पाठीस शिकाऱ्याचे पुत्रे लागले म्हणून तो पडत असता आला, लपू देशी आभारी रहा वह कोल्हापड़िया लपन बसला इतकारी आतक विचार कोलहाटे गांडाने नहीं तोंडाने नाही म्हणून झोपडीकडे वोट दाखवले पण त्याची ती खूण लक्षात न आल्याने शिकारी निघून गेले नंतर कोल्हा हळूच बाहेर पडून जाऊ लागला तेव्हा शेतकरी त्याला म्हणाला अरे जाने तुला आश्रय दिला मी जीव वाचवला त्याला जाते एका शब्दानेही तू विचारत नाही ठीक काय तुझी वागण्याची पद्धत झाली कोल्ह्याने शेतकऱ्याचे कपट फटीतून पाहिले होते म्हणून त्याने उत्तर दिले अरे तुझ्या भाषणाप्रमाणे जर तुझं वर्तन असतं तर तुझे आभार मानायला मी नक्की विसरलो नसतो तात्पर्य बोलणे मान भावाचे आणि करणे अशा वर्तनाच्या लोकांनी दुसऱ्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा कधी करू नये गोष्ट तीनशे त्रेसष्ट कोंबडी आणि साळुंकी एक कोंबडी उकि उकिर्णा उकरीत काही सापाची अंडी तिला दिसली मग त्यांची दया ती उभवावी म्हणून ती त्यांच्यावर बसली ते पाहून एक साळून ती तिच्याजवळ आली व रागाने म्हणाली अगबाई तुला काय म्हणावं तुझ्या दुष्ट प्राण्याची कीव करते आहेस पण मी तुला खात्रीने सांगते कि ही सापाची किल्ला अंड्याबाहेर निघाली म्हणजे पहिल्याने तुझाच जीव घेतील तात्पर्य पात्रतेचा विचार केल्याशिवाय उपकार करू नये गोष्ट तीनशे ससे आणि बेडू एकदा एक मोठे वादळ भोवून हो। सगळी झाडे हारू लागली जमिनीवर पडलेली पाने वाऱ्याने तोहूकडे हो उडू लागले आणि धुळीने दाही विषा धुंद होऊन गेल्या तो प्रकार पाहून एके ठिकाणी काही ससे होते ते घाबरून गेले व कुंपणावरून उड्या मारून पळत सुटले वाटे त्यांना एक नदी आडवी आली तेव्हा मोठ्या दुःखाने ते म्हणू लागले आता मात्र दुर्दैवाने कमाल केली जिकडे जावं तिकडे आपल्या मागे संकट सारखी उभी आहेत तर वाईट स्थितीत राहून जगण्यापेक्षा ज्या नदीत उड्या टाकून जीव द्यावा हे चांगलं मग त्याप्रमाणे निश्चय करून ते नदीकाठी गेले नदीची काही बेडूक बाहेर येऊन बसले होते त्यांनी सशांना पाहून भीतीने पाण्यात उड्या मारल्या ते पाहून एक माथारा ससा बेडका अरे हा पहा प्रत्यक्ष पुरावा यावरून प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी भीती लागलीच आहे ते उघड आहे मग अशा स्थितीत संकटांना भेऊन जीव देण्यापेक्षा धैर्य धरून संकटांना तोंड द्यावं हेच पुरुषार्थ नाही काय हे त्याचे बोलणे ऐकून ते सगळे तसे मोठ्या धैर्याने तेथे उभे राहिले व काही वेळाने वादळ शांत झाल्यावर आपल्या राहण्याच्या ठिकाणी निर्भयापणे निघून गेले तात्पर्य धीर सो गंभीर गोष्ट तीनशे पासष्ट कबूतर व मुंगळा एका मुंगळ्याला फार ताण लागली म्हणून तो पाणी पिण्यासाठी एका ओढ्यावर गेला असता पाण्यात पडून वाहू लागला ती त्याची स्थिती एका कबूतराने पाहिली तेव्हा त्याची दया येऊन त्याने आपल्या टोलचीने एक झाडाचे पान तोडून ते पाण्यात टाकले व त्याच्या आधाराने मुंगळा सुरक्षितपणे कडेला आला पुढे काही दिवस गेल्यावर कबुतरा मुंगळा जवळच होता तो प्रकार पाहता जाऊन त्याने पारध्याच्या पायाचा चावा घेतला त्या वेदने त्याने एकदर हातपाय झाडले त्याचा आवाज ऐकून कबूतर सावध झाले आणि उडून गेले तात्पर्य माणसाने उपकार करीत असावे म्हणजे प्रसंगी एखादा क्षुल्लक माणूसही ते उपकार स्मरून उपकार करता मोठ्या संकटातून सोडवी गोष्ट तीनशे सहासष्ट मेंढरा लांडगा एक लांडगा मेंढ्याचे कातडी पांढरून एका मेंढराच्या कळपात शिरला या युक्तीने मेंढ्यांच्या वर आपल्याला यथेच्छाव मारता येईल अशी त्याची समजूत होती त्याने सोंगाची बतावण इतक्या चांगल्या रीतीने केली की मेंढराच्या कळपात तो सगळा दिवस जरत असूनही ढंगराला त्याचा बिलकुल संशय आला नाही रात्र झाल्यावर इतर मेंढ्यांबरोबर त्याला हे मेंढवाड्यात कोंडवून त्याने वाड्याचे दारबंद केले व रात्रीच्या कालवणासाठी मेंढ्याचे मांस पाहिजे म्हणून त्याने मेंढ्याचे सोंग घेतलेल्या त्या लांडग्याला मेंढ्या समजून ठार मारले तात्पर्य आपला खरा स्वभाव लपवून स्वार्थ चालण्यासाठी कावे बाजपणे जे दुसऱ्याला ठकवू पाहतात ते वरील गोष्टीतील लांडग्याप्रमाणे बऱ्याच वेळा नाशभवतात गोष्ट तीनशे पाणबुड्या अणि घार पाणबुड्या नावाचा एक पक्षी आहे तो पाण्यात उड्या मारून मासे धरून खातो एकदा एका पाणबुड्याने हावरेपणाने आपल्या घशात मावणार नाही एवढा मोठा मासा धरून तो बळ जबरीने गिळला त्यामुळे घसा फाटवून तो अगदी मरावयास टेकला ती त्याची दुर्दशा पाहून एक घार त्याला अरे तुला हे अगदी योग्य प्रायश मिळालं आपलं सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता जो भलत्याच कामाला हात घालतो त्याचा शेवट असाच होतो गोष्ट तीनशे अडुसष्ट पशु पक्षी आणि वटवाघुळ एकदा पशु आणि पक्षी यांची भयंकर लढाई सुरू झाली तेव्हा वटवाघळाने विचार केला की आपल्या शरीराच्या विचित्र रचनेमुळे आपण पशु आहोत कि पक्षी आहोत याबद्दल सगळ्यांना जो संशय वाटतो त्याचा फायदा घेण्यास ही संधी चांगली आहे मग ते वटवाघूळ बाजूस जाऊन निरा हिताप्रमाणे लढाई पाहत उभे राहिले काही वेळाने पक्षाची सरशी होऊन पशूंचा पराभव होऊ लागला तेव्हा वटवाघूळ पक्ष्यांमध्ये जाऊन मिसळले पण थोड्या वेळातच पशूंचा जय होईल अशी लक्षणे दिसू लागली तेव्हा ते पशूंकडे जाऊन त्यांना म्हणाले अरे माझं तोंड उंदराच्या तोंडासारखं आहे यावरून मी पक्षी नसून पशूच आहे याबद्दल तुमची खात्री होईल तर मला तुमच्यात घ्या मी तुमचं नेहमी कल्याण करण्यासाठी झटेल पशूंनी ती गोष्ट मान्य केली लढाईच्या शेवटी पक्ष्यांचा राजा जो त्याने मोठा पराक्रम करून सगळ्या पशूंचा पराभव केला तेव्हा आपल्या जातीचा हाती लागून आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून ते वटवाघूळ तेथून लपतछपत पळून जाऊन झाडाच्या ढोलीत लपून बसणे रात्र पडून सगळे पक्षी आपापल्या झटक्यात गेल्याशिवाय ते आता बाहेर पडत नाही तात्पर्य स्वजनास सोडून परकीयांना फितूर हे पाप त्याचे द्रायचित्त बऱ्याच वेळा मिळाल्याशिवाय राहत नाही गोष्ट तीनशे एकोणसत्तर आणि बोकर पूर्वी एकदा लांडगे आणि बोकर यांची फार दिवस लढाई चालली होती वास्तविक पाहता लांडग्यांनी बोकड्यांचा पहिल्याच दिवशी पराभव करून त्यांचा थन्ना उडविला असता परंतु बोकडांच्या बाजूला जे कुत्रे होते त्यांच्या पुढे त्यांचे काही चाले ना शेवटी तहाची वाटाघाट होऊन उभय पक्षी असे ठरले की लांडग्यांनी आपली बोरे भोकडांच्या स्वाधीन करावी व बोकड्यांनी आपले कुत्रे लांडग्यांच्या ताब्यात द्यावे मग ह्या अटी अंमलात येतात बोकडांकडे गेलेल्या लांडग्यांच्या बोरांनी आपल्या आयांसाठी आरडाओरडा केला आ, ते ऐकताच लांडगे धावून आले आणि ते बोकडात म्हणाले गुष्टांनो आमच्या कोरांना मारून तुम्ही तहमोडला तेव्हा लढाईला तयार व्हा इतके बोलून ते बोकडावर तुटून पडले व बोकडांजवळ पुत्रे नसल्यामुळे ते सगळे सहज मारले गेले तात्पर्य शत्रूशी साक्ष करताना ज्या वस्तूवर आपली सुरक्षितता अवलंबून असेल अशा वस्तू त्यांना कधीही देऊ नयेत गोष्ट तीनशे सत्तर एक खेचर कोरोनात फार दिवस ठरून चांगले भ्रष्टपृष्ट झाले स्वच्छंदपणे स्वतःच्या स्थिती संबंधाने त्याला थोडा गर्व होऊन तो आपल्याशी झालो तरी मी घोडीचा मी तिचा बच्चा असल्यामुळे अर्थातच मी ही पाणीदार निघालो प्रसंग पडल्यास पाटील तेवढी मजल मी सहज मारू शकेन यात बिलकुल संशय नाही पुढे एके दिवशी त्याचा मालक त्याच्या पाठीवर बसून काही जरुरीच्या कामासाठी एका गावी ला झाला व खेचराने लवकर चालावे म्हणून त्याला चापकाने फटकारे लगावू लागला चालता चालता ते खेचर फार दमले तेव्हा त्याला आठवण झाली की आपली आई जरी घोडी होती तरी आपला बाप काही घोडा नव्हता गाडवत होता तात्पर्य आपल्या आमचे नुसते सद्गुणच पाहून आपली किंमत ठरविणे वेडेपणाचे होय गुणाबरोबर दोषाचाही विचार केला पाहिजे गोष्ट तीनशे कैदी झालेला लांडगा एका उद्योगी माणसाने एक लहानशी बाग केली होती व वो तिच्या भोवती भिंत घालून आज जाण्यास फक्त एकच दार ठेवले होते ते दार लोखंडी गजाचे असून ते वाटल तेव्हा खाली सोडता जावे अशी व्यवस्था केली होती बागेच्या आसपास बरेच लांडगे होते के दिवशी एक लांडगा बागेत शिरला असता बागेतील नोकराने युक्तीने त्याला एका खड्ड्यात पाडून पकडले व झाडाला बांधून ठेवले इतके केल्यावर पुढे काय मजा होते ती पाहण्यासाठी तो थोडा वेळ दुसऱ्या झाडाखाली लावून बसला काही वेळाने तो लांडगा गुरगुरू लागला व त्यामुळे आसपासच्या लांडग्यांचा लोखंडी दार वरून खाली सोडले त्याचा आवाज ऐकता सारे लांडगे बाहेर पडण्यासाठी दाराजवळ येऊन धडपड करू लागले परंतु दार अगदी पक्के असल्याने काहीच उपयोग होईना मग रागाने ते सगळेजण पहिल्या लांडग्याकडे गेले व एका क्षणात त्याला सर्वांनी मिळून मारून टाकले तात्पर्य आपण एके दिवशी मेंढ्या चालित असता लांडगा आला रे आला म्हणून थट्टेने सारखे ओरडू लागले त्या ऐकून जवळच्या शेतातील माणसे धावून आली असे चार पाच वेळा झाले पण एकाही वेळी लांडगा आलेला आले त्यांना दिसला नाही मग ही त्या पोराची लबारी आहे तेव्हा पुन्हा हाक मारली तर धावून जायचे नाही असा निश्चय केला काही वेळाने लांडगा खरोखरत आला तेव्हा ते पोर घाबरून जाऊन मोठमोठ्याने हाका मारू लागले परंतु पूर्वीप्रमाणेच याही वेळी लवाडीत असेल असे समजून कोणीही शेतकरी धावून गेले नाहीत आणि त्या पोलाच्या बऱ्याच मेंढ्या त्या लांडग्याने खुशार मारून खाल्ल्या तात्पर्य भलताच विनोद प्रसंगी घातक होतो कारण सट्टेने जरी माणूस एकदम खोटे बोलला तरी लोक त्याच्या खऱ्या शब्दावरही विश्वास ठेवत नाहीत गोष्ट तीनशे त्र्याहत्तर विहिरीत पडलेला कोल्हा एक कोल्हा एका विहिरीत पडला व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले तो आपले डोके मोठ्या मुश्किलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला अरे रे मित्रा तूच का आत पडला आहेस तिथे तुला फार थंडी वाजत आणि तू पडलास तरी कसा विहिरीत त्याची स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कसं काय झालं ते मला कळू दे त्यावर कोल्हा म्हणाला मित्रा तू कृपा करून जर एखादी दोरी आज सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा कल ती मला यावेळी अधिक उपयोगी पडेल विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर म्हणजे मी माझी हकीकत तुला सांगतो तात्पर्य एखाद्या संबंधाने नुसत्या शब्दांनी खूप कळकळ दाखविण्यापेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तरी त्याची किंमत फार मोठी आहे गोष्ट तीनशे चौऱ्याहत्तर आणि त्याचे मुलगे एका म्हाताऱ्यास पाच मुलगे होते ते आपापसात आप नेमी भांडत असत त्यांनी भांडू नये म्हणून म्हाताऱ्यानं त्यांना रागावून पाहिले उपदेश करून पाहिला परंतु काही उपयोग झाला नाही शेवटी त्याने एक युक्ती योजली काठ्यांची एक जुडी आणून त्याने आपल्या मुलांना बोलावले आणि त्यापैकी प्रत्येकात सांगितले की तुझ्या अंगात जी असेल ती सगळी खर्चून ही काठ्यांची जुडी मला मोडून दे ते मुलांनी मोठा जोर करून ती मोडण्याचा प्रयत्न केला पण फार काठ्या एकत्र असल्यामुळे एकाही मुलाला ती मोडता आली नाही नंतर म्हाताऱ्याने जुडी सोडून त्याच्यातील काठ्यांनी निराळ्या केल्या व त्यातील एकेक साठी प्रत्येक मुलाच्या हाती देऊन ती त्याला मोडायला सांगितली मुलांनी त्या काठ्या एका क्षणात मोडून टाकल्या इतक्या झाल्यावर म्हातारा त्यांना म्हणाला अरे हे एकीचं सामर्थ्य पाहिलं ना त्या जुडीतल्या काठ्याप्रमाणे एकत्र राहून एकमेकांच्या विचाराने तुम्ही तर तुम्हाला त्रास द्यायला मोठा बलवान शत्रू ही धजावणार नाही या मोठक्या काठ्यांप्रमाणे तुम्ही जर एकमेकांचा आश्रय सोडून निरनिराळे व्हाल तर एखादा क्षुल्लक माणूसही अल्पसायासाने तुमचा नाश करू शकेल तात्पर्य फाटाफूट व मतभेद यांच्यामुळे मोठमोठी मुठ राज्यही नाश पावली आहेत हे लक्षात घेऊन निदान एका कुटुंबातल्या माणसांनी तरी विभक्त होण्याच्या भरीच पडू नये हे चांगले गोष्ट तीनशे पंचाहत्तर आणि उंदीर नदीकाठी राहणाऱ्या एका बेडकाचे व उंदराचे त्या जागेची मालकी कोणाची याबद्दल भांडण लागले उंदीर मोठ्या धुर्तपणे गवता आड लपून बेडकावर हल्ला ती त्याची लबाडी पाहून बेडकाने एका उडीसरशी त्याला गाठून म्हटले भऱ्या ग्रहस्था माझ्या समोर राहून माझ्याशी लढ असा बिकऱ्यासारखा लपून हल्ला करतोस काही वेळातच त्यांचे भांडण फारच वाढले व कणसे हातात घेऊन मारू लागले तेव्हाच आकाशातून एका घाडीने झडप घालून दोघांनाही उचलून नेले तासर्य दोघे जण भांडत असता दोघांचा शत्रू तिसरा कोणीतरी त्यांच्या गैरसावधपणाचा फायदा घेऊन त्यांचा नाश करील काय याचा ते विचार करीत नाहीत हे योग्य नव्हे